पण तरी सुद्धा तो तो तो इतक्या निष्ठेने इतक्या आग्रहा इतक्या उत्कटपणे इतक्या प्रेमा भावाने तो तो कसा ऐकतोय विशेष मंडळी ना पाहुणीच्या घरात निघाला म्हणतात असत लोकांच्या तुरण ऐकतोय आणि आशा बघणात तुम्ही मोठ्या आवडीने येत आहेत हा विशेष आहे तस तो माझ्या गोष्टी राजा आणि तू व्याकुळ झाला संतापला रामावला आणि त्याची तो अधिक चष्टा केली अनधिकार चे आप सुधा नहीं बात नहीं कहा उत्तर देख लक्षणी तो हम तो एक हरीप्रधानीन कर ये में श्रोक निला है भगवान्युक्र नवाच दुसरा संकेत या बळाला स्पर्श केलेला आहे ते बळ अतिशय मधून अतिशय परिपक्व झालेलं असं ते असं एक संकेत श्रीकृष्णाचा आणि मला हा एक आणि आपल्या राज्याच्या मुखातनच अजून गंभीर सुंदर बातमी आहे सर्वात चोवीस पेशस्ट असले बघा नसेल असते पण अशी ती बातमी दोरणातून दिली कुठला दिवसात बाकी जीवनातनं मिळाले म्हणून कटू लागणार नाही पण तीन लागत तर कसा अमृत आहे गोर आहे रसालय आणि आपल्या जागा मला ऐकायचं भाग्य गोरीला गोरी प्राप्त आली सुखाला गोड प्राप्त आला शांततेला शांतता प्राप्त आहे आनंदाला अनुभव प्राप्त व्हावा सुखाला आहे आपल्या हाली हे अनेक सेवन करून आता शरीराने धर्म एक भूक राहा ते मला वाटत नाही मी कथा ऐकण्याची भगवान महाराज मनाब्रह्म परम समृष्टि है वर्णन करता है ृष्टी साली दृष्टी ही सम आणि चरण ही सम सर्वृष्टी सम समचल समभाव असा आहे आपण सगळे महात्मे वर्णन करून सांगतात मग आता समचरण समदृष्टी असणाऱ्या परमात्मा तो चंदना करतेमता भक्ता दुर्जना संभागी भक्त आकाश मिला भगवान प्रयोग भक्ताना आनंद आणि दुष्टा पशुकला भगवान प्रयत्न की परित्राधुना विनाश आहेत दुष्कृता धर्मसंस्थापना साहेवाणी देवे सज्जना संवाद आणि तत्व धर्माची संस्थापना यासाठी मी युगाविराच्या ठिकाणी कार्यपद्धती आहे ते समदृष्टीचे वच विषयदृष्टीच काय करू का युवर, विषमता आहे का समता काय शुक्र झाल्या समजून सांगताय की आज तरी दुष्टा मारत असला आणि सज्जनांचा सांभाळ जर असला तरी विषमता नाहीये समताच आहे तू मारताय त्यांना सांभाळत आहे माता दोन लेकरांची आई आहे दोन लेखर एक मोठा आहे म्हणजे ज्याला आहे ज्याला समज आहे अठवयाचा आहे आणि दुसरा आहे तो बैडावर आणि वर्षांनी दोघा भावाचा पाहणा लांबलेला आहे ते बाळा आहे बोला का अपना बोला बहुत विरोध करा आईबापांचं सगळ्या मुलांच्या वर सारखं प्रेम असत असं म्हटलं जात काय मी पाठी अनेकांचे संसार पाहत असतो अनेकांची स्थिती पाहत असतो आणि आजपणे पाहत असतो माझं ते असं असं झालं की हे काही म्हणावं चित्र खरं नाही खरंच निघत असतो असतो आई बापांच्या आईबापांचे जास्त त्यांच्यावर काय इच्छा आवडणाऱ्या मुलांच्या इतकं प्रेम असत असं असत ते बोल असं काही वाटत नाही त्याच काय व्हावं कल्याण पण त्यात सगळ मिळत आणि ते दोषात केलं असंही फिरतून नाही लहान मुळे त्याच्याकडनं काही आवडली काही आपण झालं काही दोष घडला आई त्याला तासून करत नाही शिक्षा करत नाही दंड करत नाही त्या एवढं म्हणते ती बाळ असून रे चांग नाही बर नाही पुन्हा करू नका आणि तो सुद्धा आई त्याला शासन केलं राहत नाही का एकाला शासन करत एकाला शासन करत नाही शासन केले तरी सुद्धा त्या शासनाचे मार्ग हे म्हणून आलो त्याच्याकडून त्याच पडून कल्याण मार ही आहे आणि ते दाखल करणार राजा असतो आम्ही राजाला सांगत की भगवंत सज्जनांचा फिर प्रश्न वाला विषम शुद्धि नहीं पुढ आणि एकादशामध्ये क्रिया पद्धती आणि भगवंताची क्रिया पद्धती यात परत आहे भगवंता मार्ग गेले निर्बरण झालं त्याला पुराण झाले ना पण ज्यांना त्यांना मारलं त्या अर्थणाला भगवंतानी साहित्य मुक्ती दिली ना जे पाहिलं जरा भार पण त्याची जीवन जेव्हा स्वरूप एक गुस् माना दुखता सुधारता पर गुरु मनासा कर एक आणि पाच क्लास मध्ये पास होणारे त्याला शिकवू शकत नाही काही प्रोफेसर माझे असे असतात की ते घ्या तो या आणि इतिहास साहित्य पुढे लागत नाही मग विद्यापीठात जागतिक किर्तीचे तत्व येते करी ोगी आत्मसाक्षात्कारी गुरदैव राह तसा करने राहणारे शिकत होते तत्वज्ञान हा विषय होता त्याच्या आन्सर पेपर तपास करणाऱ्या सोडा आहे काय मोर दॅन एन परीक्षा देना विद्या जो है तो तो पेपर, ऑपरेशन शिक्षा तो महाराज लगता नहीं भगवंता दुधार्थ नहीं कुंभकर्णा दुधार्थ नहीं किरण कश्यपूला सुधार नहीं कृष्णा दुधार आल नहीं आणि मारतो काय झालं आणि संत महावे मानलो कोणालाही न मानतात तू बर्यंत संतांनी केलं ते बदलणार नाही माझ्या सर्वापेक्षा गाढवाचे गोडे आई करू दृष्टी गोडे गाढवा काय करू रूपांतर त्याचा फार म्हणजे काय गाढव्याचं रुग्ण म्हणजे काय गाढव काढून ते गाढव जे की मनात येतात आपल्या मनावर आणि मनावर त्यांचं नियंत्रण आहे मनावर त्यांच्या असं आम्ही गुरु गुरु असे आणि अजून काही प्रजे सांगता येऊ शने आपण तालिके तरी की लोखंड का होता होने कृपा दे त्यांचा कृपा तरी मनुष्य सुधारतो त्यांच्या मध्ये हस्तमस्तकावर आला मनुष्य बदल होतो सुधारतो तेव्हा मी बदल होतो त्यांचा बदल होतो पण देवाला करता येत नाही हे राजाचं बुद्धी विसर नाही त्याचं कल्याणच असतो त्या राजा मला जुना विचार वाढवला धर्मराज या धर्मराजाने आणि हा आजार प्रश्न तू जर आपला प्रश्न विचारतोय आजार प्रश्न तुझ्या आरोग्याने धर्मराजानी नारदाना विचारला होता ऐकायला तेव्हा विचारला होता राज्याच्या प्रसंगी यावेळी अवृद्ध स्मान झालं यज्ञाच आणि आपला आरोप या करायची त्यावेळी कुणाच्या आरोप काय करायची धर्म काही काय अजून नकुल सहदेव कृतीमाता बरोपरी या सगळ्यांच्या श्री कृष्ण पण हटकी नव्हती हिकच नव्हती आपलं मन लोकांच्या लागणारे जाते चालत होत नाही आणि होणार नाही घ्यायचं मला पूर्ण विश्वास आहे शा, ज्या मतदारसंघात आमदार किंवा खासदार निवडून जातात त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या आधी आपल्या मतदारसंघात यायला पाहिजे की या विधानसभेमध्ये या सत्रामध्ये अमुक अमुक गोष्टीवर चर्चा होणार आहे मतदारां आपला काय विचार आहे कुणी आल्या का अर्थालय जो त्यांनी यंद्र म्हणतात त्या सभासदांच्या समोर आपला विचार आम्हाला असं वाटतो की द्वारकाग श्री कृष्णच आग्रह मुलेला योग्य आहे पण स्वभाव तुम्हाला काय वाटत मग ते कोणी सांगायचं काय वाटत ते सांगा एक चालू एवढा सुंदर विचार एवढा सुंदर विचार दुसरा सुंदर विचारच असूत नाही वार्ताहर स्वीकृत नाही योग्य आम्हाला सर्वांना अस्तव एखाद्या सगळे भाजी वाट लागत एक करून अर्ज निघाल कुठं निघाल तुम्ही ते कड आम्ही विनंजातील आणि जर विजुन भिजून उपसल्यानंतर निवडत असायला ते भिजायच नाव माझ्यासाठी भिजतच नाही निघालं हो शिशुपाल असं पुढचं सगळं वाचन जे आहे ना तो इंटर शिशुपाल काय माझा ते मला सांगतो लागतय मला दोन नाही आणि तुम्हालाही आयुष्यावर दोष नाही शिशुपाल काय खुली माझा तुम्ही ते श्रीकृष्णाच्या आरोपीच्या तयार निघाले आले काय करूबोले म्हणजे आरोपीच्याकडे विचार करतोय मुळात तो कुणाच्या हात असून निश्चय नाही कोणी म्हणतात बसून तिचा आई आई बाबा कम्चित विचार कर ईका सतर्णन केव कि यशो पांडा याला तुम्ही याचा सांभाळी केला कोणाचा शेती उपयोगाने पांढरव ज्ञानदेव म्हणे द्वारे पांढरात तर कोणाच्या जन्माला गेलं त्या दिवसांच्या काही हकात नाही करून द्या काही माझा हा लहानपण त्याच्यात गेलं तर केलं लहानपणी गोकुळा करताना चोरी करून भरत पोका चोऱ्या करून हा भरती खात होता दही हा होता दूध खात होता भाषे काय मारला काय काय म्हणाल आणि असे बोलता बोलता त्याला घट येत होत परवा पहाटे साडेतीन लाडे सातला आता अठरा दिवस इथन रात्री ना एकोणतीस सकाळी इथन पाच लागेल तो जर म्हणजे चहा सकाळी व्याजपीठाव आणि मला काळजी असते की सहप्रवाची सोय म्हणजे त्याचं भाडं म्हणून खर्च करावा लागला त्याची काळजी नाही त्याला रिझर्वेशन करून लागलेला असतो किंवा तो गाडी लागणाऱ्याचा आहे का नाही याची मला काळजी आणि तो गाडी लागणाऱ्याचा आहे किंवा झोपाला मग उजवा दांदा कामात गेला होऊ नये होऊ नये पण ते झाल्या बरोबर नाही तस त्या शिशुपाला जे सार्थ घेत होत ते काय शेवटी तू म्हणा मला म्हटलेली रुक्मिणी तुझ तो बरोबर मारला तुझ मारला हरगद मारला भगवान श्री कृष्णाने आपल्या मावशीला वचन दिलं होत यावेळेला आपला मावबंधू जन्माला आला त्यावेळी शिशुपाल यांनी कस जगण्याआधी त्याच्या आईला म्हणजे कृष्णाच्या मावशीला काळजी होती देव आणि आईच आली चिंता करू नको येईल पाहणं हे विचित्र विचित्र म्हणून पाहण्यासाठी जे कोणी पुरुष येते मांड हे पुरवठ्यात याचा मृत्यू आहे पण त्याच्याला मांडळ त्याच्या अनावश्यक आवड करून काही नाही पण त्याच्यात त्यांनी आपल्या माणशीला अशा प्रकारचं माणशीने ठेवलं त्याच्या आरोग्य आपल्या भाषा भिंण म्हणजे माणूस माणूस धावतात मृत्यू कृष्णा मला एक शंभर काय तुझ्याला मुला येणार आहे तिकडे करणार नाही कोण निदान त्याला मागू नको नाव्याण्णव आपला कोटा झाली त्याला मागणार पण शंभर नाव वापर आपण त्याच्याकडून झाली म्हणून माझे माझ्याकडून त्याला असं नव्याण्णव वापरापर्यंत शिशुपाला भेटले होते कृष्णाने त्याच्यावर काही भगवान कृष्णानी आपल्या हातातल्या सुदर्शन चक्राला आज्ञा दिली ते सुदर्शन चक्र हातातून निघालं त्याने शिशुपाला भर त्यामध्ये सुरक्षित केला उपस्थित लोग शिशुपाला शिशुपाला एक जीवन जोर की श्रीकृष्ण अपं का देना नहीं सामता पण नांदेने मात्र त्याच्या या उदारपणा हा पुरा त्याला पीण लागू म्हणजे देतोच आम्ही कुठे नाही म्हणतो नाही म्हणतो देतोच ना पण तेव्हा ऐका म्हणते कृपणा देवा देवा उदार कृपण आहे कुणाचं काहीतरी घेतल्याशिवाय आज <laughs> <ता नलू? coughs> तो, तो प्रेम जरी उपराजपर्यंत प्रेमच रुग्ण आहे ते म्हणजे तुला दृष्ट्या सांगायचे एका घरी लग्न समारंभ आणि जेवढी गोष्टी किती वेळेला वर्ष लग्न असो लग्नापासून पर्यंत भिंती पट्ट्या मुलीच्या अंगावर नवऱ्या मुलीच्या अंगावर अलमात त्यांच्या पी दोन त्यांच्या पट्टी दोन असं त्या मुलाचं गरु झालो त्या नवऱ्या मुलीच्या अंगावर अलमकार मुलाची आत्या होती गर्विष्ट होती झालं पाच दिवस धनादा मोठा गरव होता शिशुपाला नवी होत सुकुमान राजा प्रश्न नारे उत्तर नारंत्र शुवाणी भक्त प्रहलाद समाधानी क्योंकि तो प्रश्न के कर् कथा लक्ष्य क्रिया बच्ची विषमता नहीं समझे समचरणी सामू लगे सुकुमार ने हिरन्याक्षानी हिरन्याक्षानी हिरन्याक्षानी दोन दीदी। दीदी ती हिरण्य कष्ट म्हणजे कश्यपत्नीच्या पेटी आशुरा त्या झाले पुस्तक हिरण्या कश्यपाच्या शापाची सावध झाली म्हणाव लागली आपली चूक तिला पेल या त्यावेळी मागितला काय मागितलं की तुमच्या आपण एक उशिया की त्या दोघांचा मृत्यू हा भक्त आणि फक्त भगवंताकडन जाऊन कुणाकडनं त्यांना मरण येता आण नाही तिना चूक ति कर दोनों मुलापैकी ढापता अत्यंत श्रेष्ठ प्रकारे वैष्णवांच्या लहान मध्ये त्याचं नाव आग्रप्रमाणे घेतलं जाईल प्रल्हादुंडली व्याधा मनी की पहिलं नाव नुसत्याची किर्ती झाले आरक्ष म्हणून तो घडणार आनंद झाला त्याचा श्रोधो पहिल्यांदा शोध वजा भगवून झाली अशा प्रकार धारण कर अतिशय रात तो प्रतिशोध लेना सूर घष्णू का निकाल त्याला मला भगवान विष्णू स्वतःच वडाला काय झालं काय नाना काय भेटू का आपल्या वेळेला समोर आपल्या रूपात तोड धुण्याची तोड देण्याची त्याची थी थी थी। तो तो ना, ते कशात ऋषीमुनी यज्ञ यात करतात होम हवन करतात भगवंताच्या करता, आराधना करतात उपासना करतात भगवंताची सेवा करतात अर्चन भक्ती करतात अध्ययन करता, करतात अध्यक्ष करतात बात मंदिरात पूजा होतात आभिषान होत या सगळ्याला कुठली ताकद ह्याला करायचं असेल तो, तो, तो, तो पर्शन या सगळ्या गोष्टी बंद टाळल्या पाहिजे तुझी काही होतात कामाने म्हणून त्याने आपली मित्रमंडळाच्या असतात समाजांतून येतोय <smoking> किती लांबी असत पण ते एकत्र येतो त्यांच त्यांच दुःख त्यांचं प्रेम दुःख मुक्काम <laughs> असेल ना तिच्या एकत्र येतात कशासाठी ना, त्यांनी त्याला नागत कुठन एकत्र कुठेतरी असतो काय हो तसच एकत्र आहे सगळे मित्र जे आहेत ते असे सगळ्यांनी सभागृह आणि एक कामगिरी सांगू तुम्हाला माझ्या भावाचे विष्णू न्या महाराजात माझ्या ते विष्णू महाराज पण त्याची पूर्ण कार्य म्हणून तुम्ही ह्या जिथं जिथ म्हणून यज्ञ होत असताना बंद का उद्धव यज्ञ झाला म्हणून काही करायचं काम आहे मंत्र पठवताना उपासना होता आराध काही काही होता की आपला भार निर्गण बरेही कधत मनाला असं त्याला काही बरोबर करणार नाही कुठलं आणि म्हणून मला त्याला मारण सोपै प्रत्यक्ष कंट लग्नाचे असतात ना त्यांचं कौतुक लड़ता लड़ता मेले शहीद होता बार तक्रे हो तो लक्षा दिया सैनिक पोटा संरक्षण खाया नेता कामगिरी पर फार महत्वा जर रजत पोळली गेली नाही जवानाला अन्नधान्य मिळालं नाही क्षेत्रात और मिळालं नाही ते परंतु लग्नाचे आहेत ना ते कशाचं बरोबर लढतात लग्न आमच्या आजारी तुम्हाला लक्ष सांग माहु बरोबर सकाळी सहा पासून रात्री आठ नऊ पर्यंत भजप करत जाणारी नाणे मंडळ असतो की पुढच्या मार्गावरून राहूच्या घेऊन सगळ्या प्रयत्न पाण्याच्या व्यवस्थेपासून सिद्धता करतात मकामाई केल्यानंतर जेवाची व्यवस्था आहे ते ठाऊक असतं म्हणून भजन करत जाणारी भजन करतात म्हणजे मंत्राने सगळं धन हेमकृष्ण म्हणे काय नाही मग काय आढळून अहो शरीर आहे तोपर्यंत त्याला अन्नाची गरज आहे भोजनी करू भजनी करतो भजन व्हायचं शरीर टिकलं नाही त्याला अन्नाची गरज आहे तस हे सगळं तुम्ही उद्ध्वस्त करा विष्णु मध्य आला तेवढ्या नाही त्याला उच्चितला त्याच्यात पिशाचे बाजार आणि मग हा हिरण्य घटक स्वतः आपल्याला विष्णूला मारण्यासाठी बळ प्राप्त व्हावं म्हणून तपशेला बसला किती वर्ष तपश्चर केली त्यांनी छत्तीस हजार वर्ष हिरण्य कटकोनी तपशरे केली तुम्ही आपली व्यासल आम्ही सत्रजीव असून सांगाव आकड्या बरोबर या असं नाहीये ज्या युगाचा त्या युगामध्ये आपले प्राण हे नाई प्राण अन्नमय त्यामुळे मला की तू वापरण्याच्या युग किती राहतज्ञाची तर माध्यमय राणा मनुष्य छत्तीस हजार वर्ष जगू शकणार नाही जास्तीत जास्त दिवे मी लगेच त्याचं केल म्हणजे शंभर वर्ष आपण ठरव जोपर्यंत सेवा करता येईल ना तो पर्यंत मला आपण हा मी ऍडमिट करेल ते काय ना निर्माण झाली पृथ्वी डोंगराने काही देवता झाल्या ब्रह्मदेवा केले ब्रह्मदेवा घरो काय म्हणतोय तू काय हवं तो द्या तो पाणी आणि तपास झालं ब्रह्मदेवा नमस्कार केलं ब्रह्मदेव म्हणजे काय काय ब्रह्मदेवा एकच मागायचे मला दोन नाही पाच नाही दहा दिस नाही एकच द्या मग मला मरण येता ब्रह्मदेव तसाच तू म्हणले नाही मागण्यासाठी हुशारी रचते ना असं एक होत अधिकारी वयुद्ध जरा अनेक रोगांनी राहते आमदार अठरा विश्वित उपासन उपासून फाटलं अक्षर देणार नाही एक मा, एक माझा एकच माझा होते माझ्या माझ्या मुलाचा मुलगा त्या राजाच्या आणि राज्यावर लोक मी पाहावा काय मागायचं सुरू केली म्हणजे हे मात्र लग्न व्हायला पाहिजे हा रोज मुक्त व्हायला पाहिजे दृष्टी यायला पाहिजे याला मुलगा जायला पाहिजे मुलाला मुलगा झाला पाहिजे तो राजाच्या राज सिंहासूनही पाहिजे आयुष्य ऐक्य काय मारायचं तो तसा तू म्हणू शकत नाही का तो कमी म्हणलो का तुला कधी मला तरी सुद्धा तुला मी हा वळ देऊ शकत नाही अस ब्रह्म पुनरावृत्तीचे ब्रम्ह भूमा लोका पुनरावृत्ती नव्हती मात्र त्याचं आयुष्य इच्छा आहे कि त्याला मृत्यू येतो हे आपण समजून घेऊ शकत नाही इतकं आपण जास्तीत जास्त यात्र्यांच्या वाटे इतकं सत्तर हजार आचार यात्र्यांची वाटे त्याची परिसर नाही उडी त्याचं आयुष्य अहो त्याच्या दिवसात होते आधी दिवस म्हणून त्याचा एक दिवस तीनशे साठ दिवसाचं एक वर्ष चौदा कल्प त्याचं आयुष्य वर्ष पुढ पण मरण आहे मरण आहे पुढा दिवस ही एकादशी एका जीवनात येईल म्हणजे उघड्यासाठी बघ एवढे काय मला माणसाकडनं मृत्यू नको तथा स्वापरा शस्त्रानी नको तसच अस्त्राने नको तसच नको तसच खाली नको तसच सकाळी नको तसंच नको तथास्तू दुपारी नको तथच तू तो कितीतरी प्रकारे भगवंत ब्रह्मदेवाला वचनातून देत आल्यानेको असं नको तसं नको इथं नको तिथं नको सगळं म्हणजे मी जवळ म्हणतोय तर मरण रगया। इसी राग, सवराग, असे प्रदिशय लड़ता है भाण, सर्व भक्ता है विशेष प्रेम है आपल्यानंतर आपल्या राज्याचा उत्तराधिकारी तिरो हा आपला उत्तराधिकारी हा लहान म्हणून राज्यकारभारमध्ये सांभाळायचा आपल्याला शिकवला पाहिजे चांगला राजनीती काय समाजनीती काय युद्ध नीती काय आर्थनीती काय शिकवला पाहिजे होते शुक्राचार्य त्या शुक्राचार्यांचे दोन पुत्र एकाच नाव छंड आणि एकाच नाव अमर्थार एकच छंड आम्हाला छंड नावाचा एक आणि अमर्थ नावाचं आहे असं दोन आणि शुक्राचार्यांचे पुत्र दोघांना बोलावलं त्यांना कसे बोल माझा झाक राज्याचा उत्तराधिकारी आहे त्याला चांगलं शिकवा माझा मजला आहे म्हणून प्रसंगी शिक्षा करण्याची वेळ आली शिक्षा करा माझ म्हणून कौतुक करू नका शिकला पाहिजे तुमच्याकडे जबाबदारी येऊन गेले शंका आम्हाला आणि मला वाटत नाही पण मला तरी हो आमच्या वडिलांनी शाळेत जाता दिवस अजून आढळतो दसरा होता आता ती दगडी पाठी त्याच्यावर कुणीतरी काका मामाने पाहिलेली सरस्वती पूजा साहित्य दिवशी जमखंडीतल्या शाळा होती त्या शाळेत काय शिकवलो त्याला आपण काय शिकव आपण ज्यावेळी शाळेत गेलो आपल्याला गुरुजना शिकवलं श्री गणेशाय न तेविल बाद मानस्यास्त्रो प्रसुरण नहुतो मितुमा अतत्याये यह मरत्वा भी रनी <laughs> काया नहीं आपनाई अल्सोर भी जखाना अनिको अचितर काया मुद, गु, मुद, भु, नु, रु, सु, सु, रु, तरुर अच्छावबा तरुद, तरुद, तरुद, � बाल ना शिकाय होतो न होतो बालमानु आणि तो भर सुद्धा गणपतीतला नाही गवता दादूरा म्हणाले ना आणि गणपतीतला हसन कसून मला गाईला दोन धावण काय होणार यावेळी सगळे आकडे नाव्य सगळे सोड सगळी व्यंग्य सगळी आकार चरणे उपाय उदर छा मकार थे थे चले ते महामंडलो ब्रह्मणा ओम ते ब्रह्म एका ओंकारात सगळी वर्ण मला आकाराला आहे मग त्याच घर झालं कोण शेमा आणि आंघोळीच पाणी काढायचं तांब्याच पात्र आता नाही आमच्या घरात पुढच्या लोकांनी मोडीत घातलं आता प्लॅस्टिक कंटेनर आहे आजोबा पडतो अठरा शेरवजण्याची पण पण त्याच धर्म शिकण्यासारखं करायचं शिकायचं नाही आणि गुरुजन शाळा कंप्लेंट त्या दि म्हणजे तू बाकीची साथ द्याय होते ना त्याला गोळा करायचा काय सांगायचं कशाच ना ते ओनामाशी काय घ्या ओनामा हरिनाम घ्या गोड आहे म्हणा मी सांगतो तुम्हाला ओ नमो भगवते वास्तुदेवा मोठी आणि आवचना सुरू व्हायची हो न भगवती एक दिवस ही गोष्ट त्या छंडा आणि आमच्या आणि दही बांध्या चला हो ते प्रकरण आपल्याला आपल्या नवाची कोण आमदे आले शिक्षकांना त्याला उभा केला कळणे बाल कळवला काय शिकला तो बाबा तुम्हाला बाबा काय शिकायचंय शिकून काय उपयोग आहे शिकायचं असेल ना तेव्हा भगवंताची सेवा कशी करावी तो भजन कसं करावं त्याच गुण नाम कसे काढे त्याच संर्तन कस करावं ते आम्ही आगाल शिकावं भगवाय शिकायचे तुम्ही म्हणा ना काय अरे तुम्ही असे आणि पुराणीच्या बाजूला आमच्या खातात आणि त्या भगवंताच्या पुरावात त्याच नाम काय काय जाते तो मेरा तरी नहीं आम शिक्षा हम कहीं शिक्षन जाएगा जी है ना गई पुन्हा घेऊन आला नाही मुलगा तो म्हणा बाबा अहो मी तर भगवंताच नाम लिहितो तुम्ही सुद्धा त्याच्या पत्तेने बोलता त्याच्या सक्तीने मी बोलतो तुम्ही काय सगळं चला तर विश्वचे ना ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकव नका उपजिघात महत्वाचं सूर्या जयाही मंडळ आहे सूर्यात है जो तो ब्रह्मांडा सत्ता है सत्ता मी है सत्ते बाबा की माधी सत्ता है ना सत्ते प्रल्हाद जसं बाबा सांगत होता तस बाबा भडकत होते चिडत होते त्यांच्या संतापामध्ये आणखी जास्तीत जास्त वाढ होत होती काय तुझी बोलतो तुला कोणी शिकवत कोणाच्या जोरावर बोलतोय मीच काय मी त्या बोलतो त्याच्या जोरावर बोलतो आणि तुम्ही जे बोलताय ना ताँ, ते सुद्धा त्याच्या काय नाही बोला उत्तरे पंच्याविषयी बोलवली मलाही आम्ही बोलवतो त्याचं घातोय कुठे आले मला उत्तर मला देते आधी प्रश्नच माझा <laughs> तो विचारलं काय तू कुठ नाही तुझं माहिती चला चांगत आहे विश्वास आहे कणाकनात आहे आमच आहे इतकच नाही बाबा माझ्यात आहे तुमच तुम्ही काय सगळीकडे खांब्यापेक्षा सगळ्याकडे तुम्ही खांबार काय पाच म्हणजे रागाने सरकार झाला होता जर उभा राहून दिसत नव्हता राग मस्तकारणासाठी रक्तापरार केला आणि मात्र रक्तापार खांबा होण्याचा अवतार झाला खांब बिघडला आणि त्यातनं भगवान मनसिंह प्रगट झाले ते आपल्या इथं आपली घडत नाही इथं सामन्याचा अर्थ नाही सजीवित सगळं भक्त प्रल्हादाच चरित्र घडलं जिचं भगवान प्रगड लागले आज तो देशप्रदेश हे देश, गाव आज पाकिस्तानात आहे मुलतानपूर असं त्या गावच नाव आहे त्या मुलतानपुरामध्ये नावाची बंदी आज ही आहे पुण्यामध्ये पुणे विद्यार्थी मिळवले त्याच्या समोर दोषांच आणि लक्ष्मी दृशिह म्हणतील आज त्या मतांपूर्ण जाऊन त्या दृश्य पूर्ण जवळ ज्या तांबात भगवान नृतिपूर्ण झाले तो काम आज लग्नावे आजही भग्नावस्थेमध्ये प्रचंड आकार होता तो एक खाम आणि त्या सभा म्हणजे म्हणताचे भग्ना आहे नाव आहे त्यांनी एक चांगलं सात सत्तर पानात पुस्तक छापलंय पुण्यामध्ये त्यांच्याकडे पुस्तक म्हणजे भाकरचा हा इतिहास आहे असं मला सांगायचं तो, तो, तो, तो, तो वनराज सिंहांच मस्त मस्तकाळ के आया के अशाच प्रकारची आया आजात खदेरामला कसे असत म्हणजे सर्वात भगतिशा तर खैराच्या दाचा निखाला अतिशय अतिला असे खदेरामला डोळे भरलेली गर्दन तोंडात दहा भयंकर दिसत होते आणि सुळे ते आलेले होते चार हात चार हातामध्ये चार आई चारही बोटाच्या पंड्याला जी बोट होती पाच पाच त्या बोटाची नकल तीक्ष्ण गळ्यामध्ये कौस्तुक का उत्तम शेरा असतापैकी दोन हात पुढं गेले लाभामध्ये आणि त्याला जून ते आसनावर उठून त्या प्रवेश झाले तिथन निघाले आणि राजसभेचा उमरा जो होता प्रवेश झालाचा त्या उमऱ्यावरचा ब्रम्ह तसाच तू म्हणलेल्या कुठे आणि माणसाकडनं नाही पशुकडनं अर्धा अर्धा ताल माणसा सकाळ नाही दुपार नाही रात्र नाही सायंकाळ ओळख नाही खाली नाही शस्त्राने हिरण कश्यपुला मांडीवर आडवा घेतला आणि त्याच्या नाभी कमला म्हणजे बेंडीच्या ठिकाणी आपली पाच आणि पाच दाही नोडी आणि कापड दुकानदारांचा सेल्समन जस मांजरपाठ पाडतो ना असं आपल्या दाही गोष्टी नकानी भगवान नरुसिंह आणि हिरण्य कष्ट उदर विदेश करून टाकलं कोसळ त्याच्या बाहेर काढला क्षणाघामध्ये हिरण्य कठ्यगृ आकाशात भगवान नरुसिंह आणि हिरण्य कट्यगृह यांच्या उत्कृष्टवृष्टी झाली देवानी समाधानपूर्वक शिककायला सोडला असं हिरण मी तुम्ही काही भगवान देसाई मानला पण जे महाभयंकरूप धारण केलं होत ते काही शांत व्हायर त्यामुळे देव म्हणजे उपस्थित होते नाश्य पाहिला आशेष कुंकुने राहिले ना सगळ्या घराला विरस्कृत करतील हे शांत झालं पाहिजे शांत झालं पाहिजे सगळ्या देवा ठिकाणी शब्द आणले आणि विशेष केली आहे पण काय शांत व्हायचं नाही शब्द म्हणजे असं करू शकतात आपली जर माझा काही ऐकत नाही शांत होत नाही बाहेर पण पण घरात आई जवळच्या गावाला सगळी मला माहित आहे जे माझ्या नाही तुम्ही पण शांत होणार देवादित्य आपल्या देशा बाहेर येहुणा असताना जो साप निघाला ना पाहुण्या म्हणे पाहुणा म्हणे आपण पाहुणा दोन दिवस पाहुणे देवानी तेच आवडलं आपण शांत होतो आई या तो आणि आपण विचार करण्याच्या तू काय म्हणतो आम्ही आवडल्या पाठीची लागू खायला पाठी पाठीशी झाला त्याच्या पाठी आपण झालो विचारता काय वाक्य लोक सांगतो ना आम्ही नाही का संसार केला आपण मला खूप लोकांनी प्रयत्न केला पण मी नाही बोलतो आम्ही आणल तुझ्या पाठी त्याला पाठी आम्हाला पाठी तर आपण त्याची तर थांबाव करणार तुझं काय राहिलं ते होते आम्ही कपडे सांभाळतो प्रल्हाद प्रल्हाला तुझ्यासाठी अवकाळ झाला शांत होत नाही खेळणे कसं मानलंय कर त्याला शांत नाम नाद उच्चारी नाम संकीर्त नाम होण्यास आणि एक पावला जर पाहून टाकत तो भगवान गुरुसिंह त्यांच्याकडे आला संत वाटून केले नाल्हाद उच्चारी नाम नाम आपल्याकडे येतोय भगवान आणि हात पुढं करून पण घडलं भगवंताने दोन्ही हाताने त्याला भक्त धरला आणि त्याला आपल्या डाव्या मांडीवर आपल्या त्याच्या खांद्यावर टाकला आणि ज्या हाताच्या ओटाच्या नखानी हिरण्य कष्टकुला फाडला होता त्या दोन हातापैकी एका उजव्या हाताने भगवान त्याच मुख कमन पुरळावं लागले त्याच्या मस्तकावरचा काळा पुरळा लागत त्याच्यावर मोठ्या प्रेमाने हात करू लागले आणि केव्हा शांत झाले देवण कळत शांत आणि नुसते शांत झालं ते प्रल्हादाला म्हणून आलो काय प्र आम्ही कुठे आनंदीत आहोत मा काय काय आहोत मागवंत प्रल्हादाला पण म्हणले मा आम्हाला म्हणायचं महा म्हणायचा स्टेशन रोड पर्यंत लाभी आहे मागणं हा आमचा धर्म नाही मागणं आम्हाला बिलकुल नाही तू देखील आम्हाला विश्वास आहे माणतोय तुमचा धर्म आहे का भजन कर अर्चना करनागति कराई तुम च नाम लिया आणि त्याच्या मोहोट्या ते मारायच घे पैसो पैसो नुटली अरे हो माझ्या प्रल्हाद भगवंताचा आग्रह इतका होता की प्रल्हादा सुद्धा आणि मागावं लागलं आणि त्यांनी मागितल्या मागितलं मिळाणे आम्हा आमचीच वडिलांची सोडून मागायचं ना अनुचित गोष्ट आहे आमच्या वाडवड्यांची काही महात्मा हे रीत नाही कोण वाडवते नाही आई वंश दोन प्रकारे आम्ही करत एक महावंश आणि विद्या वंश महाय आपलं नाव नाव नाव कठीण आनंद रामचंद्र रामचंद्र आई बाळा विश्वनाथ घोटो घोडलो गणेश गणेश पगला आता वडिलांच नाव लावता एक भाग्य <laughs> आपलं <ने> <laughs> <laughs> ना अर्ज लागत आणि वडिलांच नाव लागत महामान आपल्या बाबाचं नाव लागतात जगताच्या बाबाला पुढे विचारतात होतो पण ती श्राद्ध असेल वडिलांच वडील आजोबा पण रोज आपण पण रोड नाही कुठले दही विद्या वंच आदिनाथ गुरु सकलचा मच्छिंद्र मच्छिराने गोरक्षात केला गोरक्षा गरही प्रसादे निवृत्तीदारंपरा विद्या राहून समंतांची गुरु परंपरा जी आहे ती गुरु परंपरा किती महाराज रामचंद्र शिक्षण इथपर्यंत आणि ती ज्ञान परंपरा मांपरा विद्या त्यांची आम्ही जातो ते काही मागण्यासाठी जातो आणि आमची मागणीची रीती वेगळी आहे तुझ्या आवला जायचं त्याला आवड दिल्यानंतर करायचा द्यायचा नाही आणि त्याने आपल्या पजला टोळा घातला तुझ्या पोळा पज तुझ आणि माझ ते माझ्या बाबाचं पण शेवटी मागितले ते काय मागितलंय त्याचं पहिलं माझा विचार या भागवतांनी तुला वळून केलं प्रभू काय कळलं आमच्या बाबाने करू नये पण उभा जन्म तुमच्याशी वैरक्षा पण आपण कृपया पाळावा माझी विनंती आहे की आमच्या बाबाने जरी शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्याशी वैर झालं तरी देवा तुम्ही उद्या आहात तुम्ही त्यांना क्षमा करणार तुम्ही त्यांच्यावर राग धरू नका त्यांना दंड करू नका तुला जन्म सुन स्वरुप दुसर मन दूसर मार्च प्रभू आपण दयाला उदार द्या काय घेऊ शकत नाही आपण या मला विश्वास आहे पण काय द्या मला फक्त आणि ह्या दोन कानाने आपले यश अवदार ज्ञान वैराग्य ते गुण मी किती ऐकणार दोन का मला हजार ताण होतोय हजार ताण आधीच काय आपल्याला पण या दोन कानांच्या ठिकाणी म्हणजे मी एक पटीने हजारपतीने तुमचं गुणगान तुमचं चरित्र तुमच्या निरा त्यांना हजार पतीने ऐकू शकेन हजार कानाचं बळ आहे दोन कानात द्या भगवत भक्तांचं वैष्णवांचं महाभागवतांचं भागवतोत्तमांच माझे हा काय तुझ्या तुझ्या सेवेत राहणार ते तुझ्या सेवेत निघाले म्हणा चंदनाचे परित्वाद निघाले समजे सेवेत राहून पाहिजे सेवेत पाहिजे देह जाव अथवा हा देहित ब्रह्म गो भंगाय वयवान व्हाय परी तुझी आहे का तुझी सेवा करता करता करता ना तरी तुझे चरण सोडणार नाही न सोडण्यासाठी नाहीत असं विलक्षण मागणे मागितलं आणि देवाची ते दिवस आणि त्याच्यानंतर भगवान ऋषी आणि प्रल्हाद यांचा संवाद आहे सगळ्या सातवाखेरपर्यंत वधानंतर भगवान ऋषिं आणि प्रल्हाद यांचा संवाद आहे संवादाचा विषय काय भगवान ऋषिंनी बाल प्रल्हादाला राजनीती समाजनीती अर्थनीती धर्माचत्व धर्मा दिशायला दोन अक्षर पण त्याच दुर्य तत्व जे आहे ते मोठ अवघड आहे लक्षात येण्यासाठी नाही धर्मसत्व निहितान गुहा गुहाया, का दोन तीन वाक्य लक्षात ठेवा सर्वांचा धर्म एक नाही सगळे धर्म नाही सगळ्यांचा एक धर्म नाही सगळ्यांचे सगळे धर्म नाही न्यायुक्ताची न्यायशास्त्राची भाषा आहे वेदांताच्या अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त असं न्यायदर्शन आहे सांगून आवड नाही समजून घेऊ एक कुटुंब हा कुटुंब फार कुठं लांब झाले कुटुंब मोठ मुलगी असो मुलगा तरी सध्या असणसाचं कुटुंब तीन माणसाचं जे कुटुंब आहे तुला चार माणसात आहे त्या तुम्ही चार होत आहे आय मुलगे मुलगा कर्तव्य एक आहे एक कुटुंब आहे त्या कुटुंबातले चार लक्ष आई वडील सगळ्याच कर्तव्य आईचं कर्तव्य वेगळं आहे कुंडुब्या आणि महिलांच कर्तव्य वेगळं आहे स्वतः म्हणतात की एकाने मिळून नाही पुरत दोन हजार पुरतात आणि दोन लाख सुद्धा कमी पडतात पण आम्ही सांगत नाही बाबाच असणार ना तो उपाय केमुख अस कर्तव्य आता सध्या तिचं ही कर्तव्य असं आपण म्हणू <laughs> मुलाचं कर्तव्य आई वडील दोघे कसं करताय आपली ई आणि एवढी दिमान पूर्ण करताय रुपये आपल्याला आपण अभ्यास करावा यश मिळवा गुणवत्ता मिळवावी मेरिट मध्ये यावं हे मुलाचं मुलीचं कर्तव्य म्हणजे एका कुटुंबाचे जे चार घटक आहे त्या चार जणांचं कर्तव्य येत नाही एकाची सगळी कर्तव्य व्यक्ती विषय प्रत्येकाचं कर्तव्य वेगळं आहे बरोबर नाही स्टेटमेंट आहे यालाच धर्म म्हणत व्यक्ती धर्म वेगळा सगळे व्यक्ती सुद्धा धर्म येत नाही पहिलं वाक्य करा धर्म याचा अर्थ असा झाला आपल्या वापराला कर्म ती जन्माची साधी सोपी सरळ आणि सगळ्याचे मनोबल म्हणून केल्या निर्गांत स्थापने होती कुटुंब प्रमुखाने जे तटाने मिळून आणलंय होते सजा द्यायला पाठीनं पुती घरी देवी घेलं तिथं तुम्हाला खरंच सांग तुम्हाला खरंच सांगितलं कुटुंब प्रमुखांनी आपण आणलेलं मिळून आणलेलं आपल्या पत्नीच्या स्वाधीन करावं एवढा यात तो महिना कसा वाढवायचा खर्च करशील माझा विश्वास आहे पुढच्या महिन्याचे म्हणजे काही की जबाबदारी जाहीरपूर्वक इतर खर्च करणं आवश्यक आहे का गरज आहे का केलं नाही तर चालण्यासारखं आहे का की उधळ नाझक करणार नाही काय सांगतो तुम्हाला मिळवण्यापेक्षा मिळून आले सांभाळण आणि त्याचा विनोग करण ही गृह स्वाभिनी आहे घरची लक्ष्मी आहे तिचं काम आहे का नाही त्याचं व्यवस्थापन करणं कु्रमुख्य ज्ञाती बागण ज्ञाती कर्तव्य आनंद राम खावीकर गेला जाऊन खूप वर्ष झाली कोणत्याही समाजात कोणाकडे निघत राहणार असतो राम खाबकर जाधे प्रथम उपस्थित असायच कामाजिक कर्तव्य काही लोक काय त्याला भीती वाटते हे म्हणणार नाहीत का भीती काय कर्तव्य माणूस हा समाजात राहणारा समाजात पाडणारा समाजात मुला माणतोय त्याला समाजाची गरज आहे किती मला समाजाची गरज नाही असं म्हणून नाही त्याला समाजाची गरज आहे समाजाची बाधित आहे समाजाचं उपयोग सामाजिक जाणीवात सामाजिक कर्तव्य राष्ट्रीय कर्तव्य आपण एका राष्ट्राचे नागरिक आहोत त्यामुळं आपलं आपल्या राष्ट्राविषयी कर्तव्य आपण विश्वास घट वैश्विक स्तरावर विश्वास म्हणून आपलं उत्तर द्यायचं आहे आपल्या दानवांच्या कर्तव्याच्या कक्षात या वृंदावर केलेल्या व्यक्ती समष्टी समाज राष्ट्र विश्व मी या विश्वास विश्वास माझा आत्मिक संबंध आहे हे लक्षात घेतलं तर इतक्या स्तरावर एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या स्तरावरची वेगवेगळी कर्तव्य आहे ती कर्तव्य याचा लाभ पाणी म्हणजे धर्माला अनुसरणं हा धर्म आहे याचा एक नाही आम्ही काय करतो युनिफॉर्म युनिफॉर्म जे शिवले जातच ना ते एका मागा मग कुणाला झगले होत कुणाला आणि आईच्या आई युनिफॉर्म वेगवे सगळ्यांचा एक नाही एकाच सर्व नाही सगळ्यांचे सगळं नाही सगळ्यांचा एक नाही जसाच्या व्यक्तीला धर्म वेगळा आम्ही झेल व्यक्तिगत धर्म समाज धर्म राज धर्म राष्ट्रीय धर्म वैश्विक धर्म त्या सगळ्या तळावर भगवान आणि प्रल्हादाला खूप सुंदर सुंदर प्रवर्धन केले तो तर तुमचा अगोदर भक्तच आहे त्या सं आत्म निरेदन श्रवण काय कीर्तन काय विष्णु स्मरण का है पाद सेवन का है अर्चन का है वंदन का आत्मनिवेदन का आत्मसात कर भक्ति अपने आत्मसात करता कहली भक्ति है ना श्रो भक्ति पहिलं पाऊल अशी गणेश आहे भगवंतांशी प्रेम जे आहे परमप्रेमात भगवंतांशी परम प्रेम म्हणजे परमप्रेम आपल्या शब्द करत नाही जमीन मध्ये मिळत नाही आपणा बघा नाही बीक बघा नाही कुठं मिळत कवी तुम्हाला सांगतात प्रेम बाळ मिळत प्रेम न हा तरी काय ते निर्माण होत नाही बाबाला समजत मिळत नाही मग प्रेम देवाचे हे देणे देवभावाला भगवत प्रेम जे आहे ते भगवंत तरी देऊ शकतात भगवंताचं नाम तरी येऊ शकत किंवा भगवतभक्त जे आहेत ते भक्त तरी येऊ म्हणून नामाची समजत भगवंता संगति भगवत भक्त संगति क्या विचार किया भगवत भक्त संगति सुसंगति सदा कलंकमती सुसंगति सत्संग काही माग सत्संगती जीवनावर अतिशय खोरबर परिणाम गोष्ट असेल संगती म्हणून संत मान नय संत संगती देही चरणसेवा तुझी चरणसेवा नंतर प्रसंग तरी यायचा असेल ना संत संगती देही का संगतीचा परिणाम एक मराठी छान कविता आहे सुंद कविता आहे संगिता काय परिणाम तो एवढी कवी म्हणतात त्या पाण्याच्या चेंबाचं नाव निशाण राहत नाही संतप्त लोहा ही तापलेली लोखंडाची काम आहे तो हो तो का देव देव देव के ते काम नैसर्गिक युग नदी गाव पहा सण मोठ्य पांड्यमान खमांच्या हातातलाय आपण वाचतो मोठी होत नाही वाचतो ते भासे नदीला आवडी पाहा सण मोर्ती काही तो तोच पाहण्याचा ते भाग घेऊन जायला असेल तर तो समुद्रावर उघडलेला hmm. जो शिकला आहे त्या उघडलेल्या शिवण्या तर कुठली नव्हती घरी चंद्र हा प्राची नक्षत्राचा असताना तो पाहण्याचा ते तो तो कोवटे तर त्याची किंमत सांगतो तुम्हाला स्वतःच नाही आम्ही एकच हलवल्या महा पंधराशे रुपये मिळत नाही एक मोठ असा होतो कशामुळे अगदी साधी गोष्ट आता म्हणजे तांदीचा ग्रास आहे भरलेला आहे बातमी ही बातमी आहे बासुंनी त्याला म्हणायची की संध्याकाळी जर शिल्लक राहिली आपोआप तिचा खरा झाला पाहिजे तर बासून दिवसी म्हणतात तो बासंडीचा ग्रास घेतला आणि ताळाचं बंगल होत त्या ताडीच्या झाल्याखाली बसून बासून देऊ लागला पीठ होता बार बनना ने, लिए। ने का हाथी पंगत संगति नेंगति संगत होना चाहिए परमार महत्व का सत्संगति सत्संगति सद्वस्तू आत्मवस्तू जी आहे त्या आत्मवस्तूची म्हणजे भोजन उच्छित आज सत्संगतीमध्ये कारण रामनाथ पडेल आणि उर्सा श्रेवणी राम नाम कानावर भगवंता गुणांना करावी सावूची करावी संतांची करावी भगवंताची करावी अशा प्रकारचा बहुमोल उद्देश भगवान मुसी यांनी या बाल प्रवादाला दिलेला आहे आणि हा बाल प्रवाद आजो पुत्रे पण भगवान सांगताय की एक जाती हे प्रमाण नाही केवळ एक भक्तीची वीज आहे आणि भावाचे आपले भगवत भाव आपसे एक बाकी प्रत्येक जाति जमा कसाया सजन कसाई तो नहीं है नहीं है साहू एक प्रद चरित्र है रे भागत का भक्तिर भक्तिर भक्तिर भार शंकर मोक्ष का भक्तिर बढ़ी भक्तिर व्यक्ति भक्तिर बढ़ती अपने जीवन भक्ति ने आंकृत ते जीवन भगवंतालाही प्रिय होत नामकला भक्ती सुखेवाय भक्तीप्रेमाने शांत झाले या भक्ती प्रेमासाठी तो भगवंत वैकुंठात म्हणजे येतो ना या सुकुंठ सोडून भक्ता असा हा भक्ती कड लावणारा भक्ताची मागोप्रावून आणि चाल प्रा असा भगवंत भागवतकारांचं आपल्याला सांगणं पुन्हा भक्तीची काल जरा भक्तीची काल धरा भक्ती काल धरा जेणेकरून त्या नव्याचं परवन कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कुडली देश गोवा कृष्ण भगवा